ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्याय आठवा भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोलीत जन्म शुक म्हणाला एकदा भरत गण्डकीमध्ये स्नान करून नित्यनैमित कर्मी आटोपून प्रणवाचा जप करीत तीन मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता राजा त्याचवेळी चहाण्याने व्याकुळ झालेली एक हरणी पाणी पिण्यासाठी एकटीच नदीच्या तीरावर आली ती पाणी पित असतानाच जवळच गर्जना करणाऱ्या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली स्वभावताचं भित्री अशी ती साशंक नजरेने आजूबाजूला पाहत जात असता जेव्हा तिच्या ती भीषण आरोळी पडली तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळीच धडधडू लागली आणि डोळे भयभीत झाली तहान अजून भागली नव्हती परंतु आता तर प्राणावर बेतली होती म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली तिच्या पोटामध्ये गर्भ होता उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भ गर्भाशयात बाहर यून नदी का पड़ला सुहाचा भयाने लंब उड़ी मारने हरणी का गर्भपातला तेज कलपापास ताटातट ने अत्यंत दुखी उड़ी मारता एक दरीत कोस मरण पाले राजसी भरता ने बिचारी हरणी पाड़ अपने आई की ताटातट हो नदी प्रवाहत वहत आहुन दया आली मात्रहीन पार तो आप आश्रम घेवन आला त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेंदिवस वाढतच गेली तो नेहमी त्याचे पालन पोषण करणे संग्न झाला थोड्याच दिवसात कृती एक एक करून कमी होत होत शेवटी सर्वच बंद झाले त्याचा आता असा विचार सुरू झाला पहा ना खेदाची गोष्ट आहे या गरीब बिचाऱ्या मृग पाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप सुरद आणि बांधवांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडली हे मलाच आपला माता पिता भाऊबंदानी कल्पातील सोप्ती समजत आहे त्याला माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही आणि माझ्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो म्हणून मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालन लाड केले पाहिजेत शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्यातल्या मोठ्या स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत नाहीत अशा प्रकारे त्या हरिणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता झोपताना फिरताना कुठेही थांबताना आणि भोजन करते वेळीसुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे जेव्हा त्याला दर्भ फुले समीधा पाणी किंवा फळेमुळे आणायची असत तेव्हा लांडग्या आणि कुत्र्याच्या भीतीने तो त्याला बरोबर घेऊन वनात जात असे वाट्यात इकडे तिकडे कोळे गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ती हरिण पाडस थांबत असे तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने दया दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई कधी कडेवर घेऊन तर कधी छातीची धरून त्याची लाड करण्यातच त्याला आनंद मिळत असे राज राजेश्वर भरत नित्य नैमितिक कर्मे कर्तेवेळीसुद्धा मध्येच उठून त्या पारसाला पाहि आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्याचे ते चित्त शांत होत असे त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे वत्सा तुझे सर्वत्र कल्याण असो जर ते कधी दृष्टीच पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाणसाच्या विराहाने अंतकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयीच शोक करीत मोहान येतो असे म्हणे अहो आई विना असलेले गरीब पाडस दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यहीन निचावर विश्वास ठेवून राहिली आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषाप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना पुन्हा मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवंताच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना पाहू शकेन ना ये एखादा लांडगा कुत्रा कळपाने हिंडणारी डुकरे किंवा एकटीच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाहीत ना अरे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रकट होणारा भगवान सूर्य असताना जाऊ पाहताही तरी त्या हरिणची माझ्याकडे असलेली अनामत अजून परत आली नाही तो हरिण राजकुमार पुण्यहीन अशा माझ्याकडे येऊन आपल्या मृग पाडसाला शोभणाऱ्या निरनिराळ्या निर मनोहरानी दर्शनीय क्रीडानी आपल्या माणसांचा शोक नाहीसा करून मला आनंदित करेल काय कधी कधी मी लटक्या रागाने खोट्या समाधीचा बहाना करून डोळे मिटून बसत असे तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदूसारख्या कोमल शिंगाच्या टोकाने माझे अंग खाजवीत असे मी कधी दर्भावर हवनसामग्री ठेवत असे तेव्हा तो त्याला तोंड लावून ती अपवित्र करीत असे त्यावर मी रागावल्यानंतर तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे त्याच्या खुरांच्या खुना जमिनीवर पाहून अहो या तपस्विनी धर्तीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्ण मृगपाडसाच्या छोट्या छोट्या सुंदर सुखद आणि कोमल खुरांच्या खुनाने पाडसरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकुळानी दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवित आहे आणि स्वतः आपल्यालाही सगळीकडे त्या पदचिन्हानी शोभिवंत करून स्वर्गाच्या इच्छुक असणाऱ्या ब्राह्मणासाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे ज्याची आई सिंहाच्या भयाने मेली होती तेच मृगपाडस आपल्या आश्रमातून चुकलेले पाहून दिनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षांतर करीत नसेल ना किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूप वडवानलाच्या प्रखर ज्वालाने हृदय हुरपळल्याने मी एका मृग बालकाचा आश्रय घेतला होता आता ते निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले म्हणून हा चंद्र आपल्या शीतल शांत स्नेहपूर्ण अशा मुखातून निघणाऱ्या पानिरूपी अमृत किरणाने मला शांत करीत असेल का अशा रीतीने जे पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकुळ होऊ लागले मृग बालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्ध कर्मामुळे साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता त्याचीच मनुष्यत्तर हरिण पाडसामध्ये अशी आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजहर्षी भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृग बालकाच्या पालन पोषण आणि लाडप्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपाला विसरला याचवेळी अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ उंदराच्या बिळात साप घुसावा तसा त्याच्या शरीरामध्ये घुसला त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्याजवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यावर गुंतून राहिले होते अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्याप्रमाणे त्याला मृग योनीच मिळाली परंतु त्याची पूर्व जन्मस्फिट झाली नव्हतीमध्ये सुद्धा मृगरूप होण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चाताप करीत म्हणू लागला अहो केवढी ही खेदाची गोष्ट मी संयमशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांतानी आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता तेथे राहून जे चित्त सर्व भूतात्मा श्री वासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिर भावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावले होते पण आज्ञाने अशा माझे तेच मन अकस्मात एका लहानशा हरिन शिशूच्या मागे लागून आपल्या ध्येयापासून ढळले अशा प्रकारे हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये जी वैराग्य भावना जागृत झाली ती लपून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावर निघून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनिना प्रिय अशा पुलहऋषी पुलह भगवंताच्या शालग्रामतीर्थामध्ये ते आला तेथेही ते काळाची प्रतिष्ठा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाणी गवत वेली यांचा पाला खाऊन पोटभरीत मृग योनीची प्राप्ती करून घेणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला शेवटी त्यांनी आपली अर्धे शरीर गंदकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडली या ठिकाणी आठवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू